अध्याय अकरावा भगवान श्रीरामांच्या अन्य लिलांचे वर्णन श्री शुकाचार्य म्हणतात भगवान श्रीरामांनी वशिष्ठांची आपले आचार्य म्हणून नेमणूक करून उत्तम सामग्रीने संपन्न यज्ञाने आपणच आपल्या सर्व देवस्वरूप स्वयंप्रकाश आत्म्याचे पूजन केले त्यांनी होत्याला पूर्व ब्रम्हदेवाला दक्षिण अध्वयूला पश्चिम आणि उदगा उत्तर दिशा दक्षिणा दिली त्यातून जेवढी भूमी शिल्लक राहिली होती ती त्यांनी आचार्यांना दिली त्यांना माहीत होते की संपूर्ण भूमीचा अधिकारी केवळ निस्पृह ब्राह्मणच आहे अशा प्रकारे सगळ्या भूमंडळाचे दान करून त्यांनी आपल्या शरीरावरील वस्त्रे आणि अलंकार एवढेच आपल्याजवळ ठेले तसेच महाराणी सीतादेवींजवळ सुद्धा फक्त मंगल वस्त्रे आणि सौभाग्य अलंकारच शिल्लक राहिले जेव्हा आचार्य आदी ब्राह्मणांनी पाहिले की भगवान श्रीराम ब्राह्मणालाच आपले इष्टदेव मानताल त्यांच्या अंतःकरणात ब्राह्मणांबद्दल अत्यंत स्नेह आहे तेव्हा त्यांचे हृदय प्रेमाने द्रवले त्यांनी प्रसन्न होऊन सगळी पृथ्वी भगवंतांना परत दिली आणि म्हटले प्रभू आपण सर्व लोकांचे एकमेव स्वामी आहात आपण आमच्या हृदयात राहून आपल्या तेजाने आमच्या अज्ञान अंधकाराचा नाश करीत आहात अशा स्थितीत आपण आम्हाला काय दिले नाहीत बरे आपले ज्ञान अनंत आहे पवित्र कीर्ती असणाऱ्या पुरुषांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात जे कोणाला कोणत्याही प्रकारे दुःख देत नाहीत अशा महात्म्याना आपण आपले चरणकमल दिले आहे असे असूनही आपण ब्राह्मणांना आपले इष्टदैवत मानता भगवंत अशा आपल्या या रामरुपाला आम्ही नमस्कार करीत आहोत एकदा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी श्रीराम रात्रीच्या वेळी गुप्तपणे फिरत त्यांनी कोणाचे बोलणे ऐकले तो पत्नीला म्हणत होता तू दुष्ट आणि कुलटा आहेस तू दुसऱ्याच्या घरी राहून आलेली आहेस स्त्री लोभी राम खुशाल सीतेला ठेवून घेऊ देत परंतु मी तुला पुन्हा घरात घेणार नाही मूर्ख लोकांना खुश ठेवणे अवघड आहे जेव्हा श्रीरामांनी अनेकांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांनी लोकापवादाला भेऊन सीता देवींचा त्याग केला तेव्हा त्या वाल्मिकींच्या आश्रमात राहू लागल्या त्यावेळी त्या, त्या गर्भवती होत्या वेळ येताच त्यांनी दोन धुळ्या पुत्रांना जन्म दिला वाल्मिकिंनी त्यांचे जातकर्माधी संस्कार करून त्यांना कुश आणि लव अशी नावे ठेवली परीक्षिता लक्ष्मणाला अंगद आणि चित्रकेतू असे दोन पुत्र आणि भरतालाही तक्ष आणि पुष्कल असे दोन पुत्र होते तसंच शत्रुघ्नालाही दोन पुत्र झाले सुबाहू आणि श्रुतसे भरताने दिग्विजय करताना कोट्यावधी गंधर्वांचा संहार केला त्याने त्यांची सर्व संपत्ती आणून ती श्रीरामांकडे सोपवली शत्रुघ्नाने मधुवनामध्ये मधुचा पुत्र लवण नावाचा राक्षसाला मारून तिथे मथुरा नावाची नगरी बसवली श्रीरामांनी त्याग केलेल्या सीतादेवींनी पुत्रांना वाल्मिकींच्या हाती सोपवले आणि श्रीरामांच्या चरणकमलांचे ध्यान करीत भूमिप्रवेश केला ही वार्ता ऐकून श्रीरामांनी बुद्धी परस्पर शोकाबेग आवरण्याचा प्रयत्न केला परंतु सीतेच्या गुणांची आठवण होऊन ते तो आवरू शकले नाहीत हा स्त्री आणि पुरुषाचा संबंध सगळीकडे असाच दुःखाला कारणीभूत आहे श्रेष्ठ लोकांनाही तो दुःख देतो मग गृहासत्त विषयी पुरुषांच्या संबंधी काय सांगावे यानंतर श्रीरामांनी ब्रह्मचर्य धारण करून तेरा हजार वर्षापर्यंत अखंड अग्निहोत्र धारण केले त्यानंतर आपले स्मरण करणाऱ्या भक्तांच्या हृदयात दंडकारण्यातील काटे लागलेले आपले कोमल चरण ठेवून ते ज्योतिर्मय में रुपामध्ये अंतर्धान पावले भगवंतांच्या सारखा प्रतापशाली दुसरा कोणीही नाही मग त्यांच्यापेक्षा वरचड कसा असू शके देवतांनी प्रार्थना केल्यावरून त्यांनी हा अवतार धारण केला होता अशा स्थितीत श्रीरामांच्या बाबतीत ही काही गौरवाची गोष्ट नव्हे की त्यांनी शस्त्रास्त्रांनी राक्षसांना मारले किंवा समुद्रावर सेतू बांधला जसे पाहता शत्रूंना मारण्यासाठी त्यांना वानरांचे सहाय्य घेण्याची तरी काय आवश्यकता होती ही सर्व त्यांची लिलाच आहे ज्यांचे निर्मल यश सर्व पाप नाहीसे करणारे असून ते दिग्गजांचे काळे शरीर सुद्धा आज उजळ करते मोठमोठे ऋषी राजांच्या सभेमध्ये ज्याचे गायन करतात स्वर्गातील देवता आणि पृथ्वीवरील राजे आपले किरीट जिथे टिकवतात त्या श्री रामचंद्रांच्या चरणकमलांना मिशरण जात आहे ज्यांनी श्रीरामांचे दर्शन घेतले त्यांना स्पर्श केला त्यांचा सहवास घेतला आणि अनुयायीत्व स्वीकारले ते सगळे अयोध्या निवासी सुद्धा त्याच लोकी गेले जिथे योगी योगसाधने जातात राजा जो मनुष्य आपल्या कानांनी श्रीरामांचे चरित्र ऐकतो त्याला सरळता कोमलता आदी गुणांची प्राप्ती होते आणि तो सर्व कर्मबंधनातून मुक्त होतो परिक्षिताने विचारले भगवान श्री श्रीराम आपल्या भावांबरोबर कसे वागत होते तसेच भरताधी भाऊ आणि अयोध्या निवासी प्रजाजन भगवान श्री श्रीरामांशी कशा रीतीने वागत श्री शुक म्हणतात त्रिभुवनपती महाराज श्रीरामांनी आपल्या भावांना दिग्विजय करण्याची आज्ञा केली आणि स्वत निज जना दर्शन देत आपल्या अनुयायांच्यासह ते अयोध्या नगरीची देखरेख करू लागले त्यावेळी अयोध्यापुरीतील रस्ते सुगंधित जन आणि हत्तींच्या मदरसाने भिजलेली असत त्यावेळी असे वाटत होते कि ही नगरी आपले स्वामी आलेले पाहून आनंदाने बेभान झाली आहे तेथील महाल गोपुरे सभागृहे इत्यादींवर सुवर्ण कलश बसवले हो होते आणि ते ठिकठिकाणी थीक पताका फडकत होत्या ते नगर बेठांसह सुपारीचे घोस केळीचे खांब आणि सुंदर वस्त्रांच्या पताकाने सजवलेले होते आरसे वस्त्रे आणि पुष्पमाळांनी मंगल मंगलचित्रांनी आणि पाना फुलांच्या तोरणाने संपूर्ण नगरी झगमगत होती नगरवासीजन आपल्या हातात निरनिराळ्या भेटवस्तू घेऊन भगवंतांजवळ येत आणि त्यांना प्रार्थना करीत महाराज पूर्वी आपणच बराहरूपाने पृथ्वीचा उद्धार केला होता आता आपण तिचे पालन करावे पुष्कळ वर्षांनंतर महाराज आलेले कळले तेव्हा सर्व स्त्री पुरुष त्यांच्या दर्शनाच्या लालसनी घरदार सोडून गच्चांवर चढून अत्रुप्त नेत्रानी कबल नयन भगवंतांना पाहात पाहात त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करी अशा प्रकारे प्रजेला दर्शन देऊन श्रीराम पुन्हा पूर्वज राजे राहत असलेल्या आपल्या महालात येत असत त्यामध्ये सर्व प्रकारचे इतके मोठे खजिने होते कि ज्यातील संपत्ती कधीच संपत नसे ते मोठमोठ्या बहुमूल्य अशा पुष्कळच्या सामग्रीने सुसज्ज होते महालांची उमरांची दारे पोळ्यांनी मढवलेली होती खांब बळडुर्य मण्याचे होते पाचूच्या मोठमोठ्या सुंदर फरशा होत्या तसे फटिकाच्या भिंती चमचम करीत असत रंगीबिरंगी माळा पताका वस्त्रांची आणि मण्यांची चमक चैतन्याप्रमाणे उज्वल मोती सुंदर भोगसामग्री सुगंधी धूप दिप तसेच सुगंधी फुलांचे अलंकार यांनी ते महाल अतिशय सजवलेले होते अलंकारांना सुद्धा विभूषित करणाऱ्या देवतांप्रमाणे असणारे स्त्री पुरुष तिथे राहत असत आत्माराम जितेंद्रीय पुरुषात अग्रगण्य भगवान श्री राम त्या महालाल आपल्या प्राणप्रिय पत्नी श्री सीतादेवींसह आनंदात राहत असत सर्व स्त्री पुरुष ज्यांच्या चरणकमनांचे ध्यान करीत असतात तेच भगवान श्रीराम धर्माच्या मर्यादांचे पालन करीत वेळ काळानुसार भोगांचा उपभोग घेत पुष्कळ वर्षेपर्यंत राहिले अध्याय अकरावा समाप्त